योहान अध्याय दोन दोन दिवसांनी गालेल्यातील काना गावी एक लग्न होते येशूची आई तेथे होती येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते लग्नात पुरेसा द्राक्षरस नव्हता सगळा द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरच नाही येशून उत्तर दिले आई तू मला यात का गुंतवीतेस माझी वेळ अजून आलेली नाही येशूची आई नौकरांना म्हणाली येशू तुम्हाला सांगेल तसे करा त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजन होते ये विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी हे रांजण वापरित असत प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे येशू नौकरांना म्हणाला हे रांजण पाण्याने भरा मग नौकरांनी ते रांजण काटोकाट भरले मग येशू नौकरांना म्हणाला आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजन प्रमुखाकडे न्या मग नोकर ते पाणी घेऊन भोजन प्रमुखाकडे गेले मग लग्न समारंभातील भोजन प्रमुखाने ते चाकून पाहिले तर पाण्याचा द्राक्षरस झालेला होता तो द्राक्षरस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते परंतु ज्या नौकरानी ते पाली नेले होते त्यांना तो द्राक्षरस कोठून आला होता हे माहित होते लग्न समारंभाच्या भोजन प्रमुखाने वराला बोलाविले तो वराला म्हणाला लोक नेहमी उत्तम द्राक्षरस पहिल्यांदा वाढतात नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात परंतु तू तर उत्तम द्राक्षरस अजून राखून ठेवला आहे स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशुने केलेला हा पहिला चमत्कार होता गालिल्यातील काना येथे येशूने हा चमत्कार केला आणि येशुने आपली महानता दाखवून दिली तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नंतर येशू कफर्नहूम गावी गेला येशूची आई भाऊ व त्याचे शिष्य त्याच्या सोबत गेले ते सर्व काही दिवस कफर्नहुमास राहिले येहुदी लोकांचा वलांडन सण अगदी जवळ आला होता म्हणून येशू येरुशलेम ला गेला येशू येरुशलेम येथील मंदिरात गेला येशू ला मंदिरात खुरे मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती येशूने दोऱ्याचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला मग येशू ने त्या सर्वांना तसेच मेंढ्यांना व गुरुना मंदिरातून हकलून दिले लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्या पालते केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले येशू कबुतरे विकणाऱ्यांना मनाला। या सर्व गोष्टी येथून घेऊन जा माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली तुझ्या मंदिराच्या आयुष्याने मला ग्रासून टाकले जाईल येहुदी लोक येशूला म्हणाले एखादा ये चमत्कार करून आम्हाला चिन्ह दाखवा आणि या गोष्टी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे हे सिद्ध करा येशुने उत्तर दिले हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसात पुन्हा उभारी येहुदी लोक म्हणाले लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शे चाळीस वर्षे लागली आणि तुम्ही ते तीन दिवसात बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला नंतर येशू मेलेल्यातून पुन्हा उठवीला गेला तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला व लहान सणासाठी येशू एरुसेमात होता पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले परंतु येशू ने त्यांच्यावर भरोसा ठेवला नाही कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती लोकान मनात काशू होता